स्कंध सातवा अध्याय बारावा त्रिशमकुला पुन्हा शाप आणि नीच देहाची प्राप्ती सत्यव्रताला पित्याने उत्तम बोध केला सत्यव्रतानेही ते शांतपणे ऐकून घेऊन विनम्र भावाने मी तसेच वागेन असे वचन दिले नंतर राजाने वेदशास्त्र संपन्न अशा ब्रम्ह बोलावून घेतले राजाभिषेकाचा शुभ दिवस पाहून सर्व मांडलिक राजांना निमंत्रणे पाठवली सर्व पवित्र तीर्थांचे उदक आणविले आणि शुभ मुहूर्तावर सत्यव्रताला राज्याभिषेक करतव्रताला राज्य अर्पण केले सत्यव्रत उर्फ त्रिशंकूला राज्याभिषेक केल्यावर राजा स्वतः निर्मोही होऊन आपल्या भार्येसह वानप्रस्ताश्रम स्वीकारण्यासाठी वनात गेला भागीरथीचे तीर्थावर राजाने घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तेव्हा देवही त्याच्यावर संतुष्ट झाले त्यास इंद्रासना स्थान प्राप्त होऊन तो स्वत तेजाने झळकू लागला शांत चित्ताने ऐकून हे भगवान सत्यव्रताला वशिष्ठांकडून शाप मिळाला आणि त्याला पिशाचत्व प्राप्त झाले असे असताना तो शापमुक्त कसा झाला पिशाच्चे योनी प्राप्त झालेला पुत्र सिंहासनावर बसण्यास योग्य कसा त्याच्या हातून कोणते पुण्यकर्म घडले म्हणून वशिष्ठांनी त्याला शापमुक्त केले पिशाच असताना घरी कस घेऊन गेला सत्यव्रताला वशिष्ठांचा पिशाच झाला त्यामुळे त्याचा वेश वाईट होऊन तो लोकांना भयप्रद झाला त्याच्या पुढे जाणेही लोकांना अशक्य झाले पण पुढे त्याने देवीची आराधना केली ती त्याला प्रसन्न झाल्यामुळे तिने निमिषार्धातच सत्यव्रताला दिव्य देहधारी केले तो पिशाचे मुक्त झाला आणि त्याच्या पूर्व दुष्कृत नाहीच्या प्रसादाने, प्रसादाने वशिष्ठ मुनीचे मन प्रसन्न झाले आणि पिताही त्याच्यावरील राग विसरून गेला सर्व चांगल्या कृत्यांची जननी ती पर शक्ती असल्याने तिच्या भक्ताला नित्य सुखच लाभते पश्चात त्रिशंकूने धर्म तत्पर राहून राज्य करण्यास सुरुवात केली त्याने देवदेवेशन केले तिच्या कृपेमुळे त्याला उत्कृष्ट अतिसुंदर शास्त्र निर्दिष्ट लक्षणाने संपन्न असा दिव्य पुत्र झाला त्रिशंकूला मानवी देहाने स्वर्गाला जाण्याची इच्छा झाली म्हणून त्याने राज्याचा त्याग केला आणि आपल्या पुत्राला युवराज्याभिषेक करून तो वशिष्ठ मुनींच्या आश्रमात निघून गेला तेथे गेल्यावर त्याने वशिष्ठांना पूज्य भावनेने प्रणाम केला आणि विनयाने हात जोडून तो म्हणाला हे ब्रह्मपुत्रा हे महाभाग्यमान तापसा हे सर्व मंत्र विशारद मुनी श्रेष्ठा आपण शांत चित्ताने माझी विनंती ऐकावी महाराज याच मानवी देहाने स्वर्गातले सर्व उपभोग भोगण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे तेथे मानवाला कधीही न मिळणाऱ्या सुखोपभोगांचा आस्वाद घ्यावा अशा तीव्र इच्छेने मी आज आलो आहे तेथे जाऊन सुंदर अफसरांसह नंदनवनात यथेच क्रीडा करावी आणि देवगंधर्वांचे गायन श्रवण करीत भोग भोगावेत असे मला सदैव वाटत आहे हे मुनी श्रेष्ठ आपण समर्थ आहात आपल्या सामर्थ्याने जगात काहीही शक्य आहे तेव्हा आपण माझी विनंती मान्य करावी याच देहासह स्वर्गाचा उपभोग घेण्यासाठी मी कोणता यज्ञ करावा हे मला सांगा आणि तोच यज्ञ माझ्याकडून करून घ्या आणि मला सत्वर देवलोकात पाठवा त्रिशंकूचे बोलणे ऐकून वशिष्ठ म्हणाले हे राजा मानवी देह धारण करून स्वर्गात राहता येत नाही तेथील सर्व सुखाचा आणि अप्सरांना भोगण्याचा आनंद मानवी शरीराला प्राप्त होत नाही मरणानंतरच स्वर्ग प्राप्ती होत असते तुला याच देहाने स्वर्गाचा उपभोग घेण्यासाठी पाठवण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही तरीही तू प्रयत्न कर मी त्या प्रयत्ना देतो यज्ञ कर मी तुला सहाय्य करीन पण तुला मरणानंतरच स्वर्ग प्राप्त होईल वशिष्ठांच्या भाषणाने राजा दुःखी झाला त्याला वशिष्ठ मुनींचा पुन्हा आला आणि संतप्त होऊन तो म्हणाला ब्रम्हन केवळ गर्व झाल्याने आपण अशा प्रकारचा करवून घेत देत नाही राजाच्या या बोलण्याने वशिष्ठ क्रोधायमान झाले आणि त्यांनी राजाला शाप दिला वशिष्ठ म्हणाले हे दुष्टबुद्धे तू गर्वाने अंध झाला आहेस तू चांदाच हो पापात्म्या तुला कधीही स्वर्गाचा मार्ग सापडणार नाही तू ह्याच देहाने सत्वर स्वप्च होशील हे गोवध दूषिता तू ब्राह्मण पत्नी हरण करणारा दुराचारी आणि व्यभिचारी पुरुष आहेस तू आजवर धर्माचा उच्छेद केलास हे विदूषका हे पाप्या तुला आत्ताच काय पण काही केले तरी मरणानंतरही स्वर्गप्राप्ती होणार नाही अशा प्रकारे वैशिष्ट्याचा शाप होताच राजा स्वपथ झाला त्याची कुंडले पाषाणय झाली त्याच्या देहावरील सुगंध जाऊन खरोखर करणाऱ्यांचा कधीही अपमान करू नये महामनी वैशिष्ट्य शक्तीचे उपासक होते ते नित्य गायत्री जप करीत असल्यामुळे ते शक्तीचे परमभक्त होते अशा या देवी पराशक्तीच्या उपासकाचा अपमान केल्याने त्रिशंकूचा देह अत्यंत निंद झाला त्याचे रूप केळसवाने झाले आपल्या देहाचे उंगळवाने झालेले स्वरूप पाहून राजा अतिव दुःख झाला आणि परत आपल्या राजवाड्यात न जाता तो रानामना तितस्त भटकू लागला तो शोकविवल झाला आणि आता काय करावे असा विचार करू लागला माझा हा देह अत्यंत निंद असल्यामुळे मी आता कोठेही जाऊ शकणार नाही असा विचार मनात येत चिंताग्रस्त झाला खरोखर काय केले असता आपणाला या दुखातून मुक्त होता येईल त्याला स्मरण होईना आता घरी जावेकडे पाहून शिवाय स्वप्न झाल्याने आता भार्याही माझा स्वीकार करणार नाही माझा हा हीन देह पाहून माझे सचिव माझा मान राखणार नाहीत तसेच माझ्या आपत या दुर्गंधी देहामुळे मला संधीत येऊ देणार नाही खरोखरच आता सर्वच जण माझा त्याग करतील तेव्हा अशा अवस्थेत हे जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करलेले बरेच विषप्राशन करून अथवा डोहात उडी घेऊन आजच आत्मनाश करावा किंवा गळफास लावून घ्यावा अथवा अग्नीत देह विसर्जित करून बलात्काराने मृत्यू ओढावून घ्यावा हेच मला आता योग्य आहे किंवा अन्नाचा त्याग करून यथाविधी देहत्याग केलेला बरा असा प्राणत्यागाचा विचार ते शंकूच्या मनात घडू लागला पण पुन्हा पुन्हा त्याला वाटे अरे रे आत्मघात करण्याने मला पुन्हा महादोष लागून पुन्हा व्हावं लागेल आणि त्याचा तेव्हा काहीही झाले तरी मी आत्महत्या करणे योग्य होणार नाही माझ्या पापाचे हे फळ मला याच देहाने या वनात भोगले पाहिजे मी हे प्रायचित याच देहाने भोगल्याशिवाय माझ्या कुकर्माचा नाश होणार नाही खरोखरच आजवर केलेल्या शुभाशुभ कर्माचे फळ मी आता भोगावे हेच खरे आहे म्हणून आता मी एखाद्या पुण्य आश्रमाचे सानिध्यात राहून तीर्थाच्या आश्रयाने त्या देवी अंबिकेचे स्मरण करीन साधू सत्पुरुषांच्या सेवा करीन आणि अशा तऱ्हेने काल व्यतीत करून मी माझ्या पापकर्माचा क्षय करीन कदाचित भाग्यामुळे मला या साधू सत्पुरुषांचा सहवासही मिळेल असा विचार करून राजाने दुःखी अंतकरणाने आपल्या नगरात जाण्याचा विचार सोडून दिला तो स्वच्छेने गंगेच्या करू लागला इकडे आपल्या पित्याला हरिश्चंद्राला समजले तेव्हा त्याला अतिव दुःख होऊन त्याने आपले सचिवांना गंगेच्या तीरावर पाठवले आणि पित्याला घेऊन येण्यास सांगितले सचिव सत्वर गंगा तीरावर आले चांदा देही राजाला अवलोकन करून ते त्याच्या समोर हात जोडून उभे राहिले विनयपूर्वक प्रणाम करून ते राजाला म्हणाले हे राजा पवित्र पुत्राने इकड़े पाठवले आहे तेव्हा त्याच्या आज्ञेवरून आम्ही इकडून आलो आहोत आम्ही सर्वजण त्याच्या आज्ञेतच राहत असतो तरी आपण आम्हाविषयी कसलाही संशय मनात बाळगू नका आपल्या पुत्राने आपल्यासाठी दिलेला निरोप ऐकून घ्या आपला सुपुत्र म्हणाला हे सचिव हो तुम्ही माझ्या पित्याकडे जाऊन त्याला सन्मानाने इकडे आणा तेव्हा हे राजा त्याच्या आज्ञेने आम्ही इकडे आलो आहोत तेव्हा आता कसलेही दुःख मनात न ठेवता आपण आपल्या नगराकडे चलावे तेथे आम्ही सर्व सचिव आणि प्रजाजन आपली योग्यती ती सेवा से शुश्रूषा करू तसेच भगवान वशिष्ठ मुनींना आम्ही योग्य रीतीने वागून प्रसन्न करून घेऊ ते प्रसन्न झाल्यावर हे राजा आपली दुःख नाश पावतील त्या गुरुदेव वशिष्ठांची योग्य संभावना करून आम्ही आपल्या दुःखाचा परिहार करण्याची त्यांना विनंती करू हे राजा आपल्या पुत्राने अनेक प्रकाराने विनयपूर्वक सांगितले आहे म्हणून आपण सत्वर घरी चांद्राळूप देहाने आपल्या घरी परत जाण्याचा विचार केला नाही तेथेच वास्तव्य करण्याचा निश्चय करून तो म्हणाला हे सचिवानु तुम्ही स्वस्त मनाने आपल्या नगराकडे परत जा आणि माझ्या या भाग्यवान सुपुत्राला सांगा हे पुत्रा आता काहीही झाले तरी मी नगराकडे परत येणार नाही तू तत्परतेने राज्य करू कर माझा कर। हा चांडाळ निंदीत असल्याने मला अयोध्येस येण्याची आता इच्छा नाही हे मंत्री जन हो तुम्ही सत्वर नगराकडे जाऊन माझ्या त्या महापराक्रमी सत्वशील पुत्राला सिंहासनावर बसवा आणि त्याच्या अनुज्ञेने प्रजेला सुख लाभवेल असा राज्यकारभार करा राजाचे बोलणे ऐकून सचिव दुःखा वेगाने रडू लागले आणि राजाला प्रणाम करून सत्वर तेथून निघून आपल्या अयोध्या नगरा परत आले अयोध्ये येऊन पोहोचल्यावर त्यांनी एक शुभ दिवस पाहून एका सुमुहूर्तावर हरिश्चंद्राला राज्याभिषेक केला पण हरिश्चंद्राला सदैव आपल्या पित्याची आठवण येत होती हरिश्चंद्राने धर्मतत्पर राहून न्यायाने राज्य केले तो सत्यवचनी म्हणून जगात प्रसिद्ध पावला अध्याय बारावा समाप्त